रिसोर्स सेंटर सादर करीत आहे आजची जाती व्यवस्था आणि वर्गलढा वक्ते आहेत डॉक्टर भारत पाटनकर। डॉक्टर भारत पाटणकर हे गेली कित्येक वर्ष विटा खानापूर सातारा कोल्हापूर या भागात समन्यायी पाणी वाटप या विषयावर धोरणात्मक मांडणी करून लढे देतात त्यांनी मुंबईतील गिरणी कामगार ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर भूमिही चळवळीसाठी मोठा लढा दिला काही वर्षांपूर्वी डॉक्टर भारत पाटनकर यांनी आपली अमेरिकन पत्नी डॉक्टर गेल आंबेड यांच्यासोबत बौद्ध धम्म स्वीकारला आहे ते श्रमिक मुक्ती दल विद्रोही सांस्कृतिक चळवळ क्रांतिसिंह नाना पाटील मुक्ति संघर्ष चळवळ सामाजिक अत्याचार प्रतिबंधक व जातीमुक्ती आंदोलन या चळवळीचे ते संस्थापक आहेत ऐका आजची जाती व्यवस्था आणि वर्गलढा बऱ्याच वर्षानी बऱ्याच महिन्यानी अशी वेटनरी मंडळी पण आहे काही संबंध नाही पण माझ्या सहज मनात आला असून की एका बुद्धाच्या वचनाने सुरुवात करावी काय संबंध आहे की नाही ते नंतर बघू परंतु मला असं असं वाटलं अतुन विषय आहे आणि तो विषय ज्या सगळ्या एकूण परिवर्तनाच्या संबंधित आहे त्यामध्ये बुद्धाच्या त्या वचनाचा उल्लेख करावा सुरवातीलाच ते वचन असं आहे की नाही वेरेन वैरानी समंती ध उदाचन अवेरेन वेर ही ही। च समंती ए स धम्मो सनंतन म्हणजे वैरान वैर कधीही संपत नाही अवैरानच ते संपू शकत हा सनातन धम्म आहे असा त्याचा मराठीतला अर्थ आहे तर सनातन प्रभात सनातन संघटना याच्याविषयी भरपूर चर्चा चालू आहे सध्या आणि त्या संदर्भात हे जे वचन आहे ते फार ऐतिहासिक महत्वाचं असं मला वाटतं आणि परिवर्तनाच्या चळवळीच्या जे उद्दिष्ट आहेत त्याच्या दृष्टीने व्यवस्था परिवर्तन ज्याला आपण म्हणून त्या दृष्टीने महत्वाचं आहे असं मला वाटतं आजचा जो आत्ताचा सद्य परिस्थितीतली हा विषय मला मांडायचा आहे त्यामध्ये काही विश्लेषणाच्या तात्विक खुंट्या मी ज्या मनाशी धरून बोलणार आहे किंवा लिहितो मी नाही मी त्या मार्क्सवादी म्हणल्या जाऊ शकतात त्या फुलेवादी म्हटल्या जाऊ शकतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने ते महाआंबेडकरवादी म्हटल्या जाऊ शकतात तर त्या तिघांचं मिळून जे काही आहे त्याच्या त्या खुंट्या आहेत असं म्हणतो मी खुंटी एक नंबर एक अशी आहे की जे काही मांडणी जातीवस्थेच्या सध्या परिस्थितीतील जाते सध्या परिस्थिती म्हणजे ब्रिटिश पूर्वचा थोडासा काळ आणि आतापर्यंत तर याला जे काही आपण बोलू त्याला कुठेतरी काही काविना पुरावा पाहिजे की हे वास्तव आहे असं ज्यावेळेला मी म्हणून त्यावेळेला वास्तव आहे हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना मिळून तपासता आलं पाहिजे दुसरं असं की त्या वास्तवाविषयी जे आपण बोलतो त्याच्या विश्लेषणाचा एक काहीतरी वैचारिक सूत्र पाहिजे कोणत्या आधारावर तुम्ही असं म्हणता जे जाती शोषण करते हे कोणत्या आधारावर म्हणता जे निष्कर्ष येतील ते निष्कर्ष हे त्या व्यवस्थेचा उकल करणाऱ्या गतीनियमांच्या उकलासह मांडले पाहिजेत नुसते निष्कर्ष मांडता कामाने ते कशातून आले निष्कर्ष कुठून कसे निर्माण झाले हे मांडलं गेलं नंतर तिसरी कोणती मला अशी वाटते की कोणीही व्यक्ती कोणीही एखादा वर्ग किंवा कोणी एखादा धर्म शोषणा जे असेल किंवा बिगर शोषणा जे असेल व्यवस्था निर्माण करू शकत नाही ती व्यवस्था वेगवेगळ्या प्रक्रियाच्या मधून त्या त्यावेळी समाजातून निर्माण होते तर ती प्रक्रिया काय याची चर्चा होऊ शकते परंतु ब्राह्मणाने जाती व्यवस्था निर्माण केली किंवा पुष्यमित्र शृंगाने जाती व्यवस्था निर्माण केली किंवा मनु न जाती व्यवस्था निर्माण केली असलं काय असू शकत नाही ती कशी निर्माण झाली जर असं जर असेल तर आत्तासुद्धा कोणीतरी जन्माला येऊ शकतो आणखीन बिगर जाती व्यवस्था न जाती व्यवस्था निर्माण करू शकतो जे कुठेही असं म्हणायला पाहिजे ना तो जर नियमत असेल की असं होऊ शकतं तर मग शोषण नसलेली व्यवस्था सुद्धा एखादा पक्ष पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या क्षणी पाहिजे त्या पद्धतीनं निर्माण करू शकायला पाहिजे एखादी व्यक्ती निर्माण करू शकायला पाहिजे एखादा एखादी जात निर्माण करू शकायला पाहिजे एखादा वर्ग किंवा एखादं लिंग एखाद्या लिंगाची माणसं ही ते निर्माण करू शकायला पाहिजे तेव्हा मी जे मांडणार आहे त्याचा आधार असा आहे की असं काही नसतं हा आधार असणार आताच्या परिस्थितीमध्ये जाती व्यवस्था काय आहे हे बघत असताना वरच्या पातळीवरच्या स्तरावर वरवर काय दिसतं त्या स्तरावर एक बघता येऊ शकतो आणि त्याच्या पाठीमाग काय आहे कोणत्या गतीनियमाने चालते या पातळीवर बघता येण्यासारखा म्हणजे तिचा उगम कसा झाला असेल या सध्याच्या जाती नंतर ती पुढे काय विकसित होणार आहे त्याचा शेवट होण्याच्या कशातून होऊ शकतो अशा प्रकारचे गतीनियम काय आहेत हा पृष्ठभागाच्या खाली जाऊन मांडणी करण्याचा मुद्दा तर आज जर आपण जाती व्यवस्थेकडे बघितलं तर जे पूर्वीच्या जाती व्यवस्थेचे वरवर दिसणारे म्हणजे जे ब्राह्मणही सांगू शकला असता कोणीही सांगू शकतो खेड्यातला एखादा माणूसही सांगू शकतो अशी लक्षणं आणि ती लक्षणं सहा लक्षणं म्हणून काही लोकांनी सांगितलेली आहेत शरद पाटलांनी ती जास्त प्रचारात आणलेली होती मांडणीच्या पातळीवर प्रचारच होतीच समाजात पूर्वी कॉम्रेड शरद पाटलांनी पण ती लक्षणं सगळ्या जणांना असलेली आणखीन वरवर स्पष्टपणे पृष्ठभागावर जाती दिसणारी लक्षणं आहे एक लक्षणं असं आहे की जाती आंतरजातीय लग्नाला जाती लग्नाला बंदी आहे दुसरं लक्षण असं आहे की जात वार वस्त्या असतात तिसरं लक्षण असं आहे की जातीचे निर्णय जात घेत असते चौथ लक्षण असं आहे की जातीमध्ये उतरंड आहे पाचवं लक्षण असं आहे की जातीमध्ये आंतरजातीय रूटी व्यवहार होत नाही आणि सहावं लक्षण असं आहे की एका जातीतून दा दुसऱ्या जातीत जाता येत नाही म्हणजे त्याला काय म्हणू आपण कम्फार्टमेंटलायझेशन आहे असं बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये उडी मारून दुसऱ्या बॉक्समध्ये जाण्याची सोय नाही अशी ही वर दिसणारी वरवर दिसणारी लक्षणं आहेत यातली कोणती आता आहेत असं जर आपण पाहिलं तर थोड्याफार फारकानं एकंदर देशाचा विचार केला महाराष्ट्राचा सगळ्या भागांचा विचार केला तर कुठं ना कुठं तरी लक्षणं आपल्याला आहेत असं दिसतं तर मुंबई हे एक मेट्रोपॉलिटन शहर आहे म्हणजे विविध जाती जमाती धर्माच्या लोकांनी बनलेलं बसलेलं विविध वर्ग अमुक व्यापारी आहेत अमुक आहेत अमुक अशा आहे तऱ्हेने साधारण त्याचं बघता येईल की आता इथं काही जातीचं वरवरची लक्षणं असण्याची गरज नाही तर अलीकडच्या काळामध्ये सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे आणि पूर्वीपासून आजपर्यंत कामगार विभागांच्या मध्ये जर आपण फिरलो तर त्याला दिसतं की धारावीला गेलो माटुंग्याला गेलो इतर छोट्या मोठ्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या असतील त्यामध्ये गेलो तरी झोपड्या सुद्धा उच्च जातीय सोड नसतील कदाचित तिथे परंतु जातवार वस्त्या तिथं आहेत रोड परळलाल बाग वरळी नायगाव शिवडी असं जे पुणे जुनी कामगारांचे का विभाग आहेत तिथं जर गेलो आपण तर तिथं आपल्याला दिसतं की चाळीमध्ये सुद्धा जातवार चाळी आहेच मुझे जातवार वस्ती हे लक्षण मुंबईमध्ये सुद्धा आहे नव्या होणाऱ्या बिल्डिंगामध्ये सुद्धा ही बिल्डिंग जी आहे ह्या जातीच्या लोकांना ओपन नाही म्हणून अलीकडच्या काळात पेपरनं सुद्धा आलेलं होतं की याने इथं राहायचं नाही वगैरे जातवार वस्तीचा नियम हा जो पृष्ठभागीय लक्षण आहे जाती व्यवस्थेच्या अस्तित्वाचं ते फक्त खेड्यात आहे असं नाही खेड्यात तर आहेच खेड्यामध्ये काय कुठे निघाला आहेस मारवाड्यात कोण बौद्ध वस्ती सुद्धा मागत नाही कुठे निघालायच मांगोड्यात निघालो कुठे निघाला आहेस बाबनगल्लीत कुठे निघाला आहेस माळवाड्यात निघालो आहे असंच भाषा तशी आहे कारण तसे वसते जात वार वस्त्या एकाही खेड्यात तुटलेल्या नाहीत इतकंच नव्हे तर भूकंपामुळे किंवा अन्य कुठल्याही प्रकल्पामुळे किंवा धरणाच्या प्रकल्पामुळे तिथून मूळ ठिकाणून उठले नवीन गाव बसलं तिथे ऑप्शन होता की जात वस्त्या होत्या कामा नयेत नियमही असा आहे की जात वारत्या होऊ नयेत असे पाहावे असं असताना सुद्धा अगदी दडपलेल्या सगळ्यात तळच्या शोषित जातीतली माणसं सुद्धा म्हणतात की आमच्या संरक्षणासाठी आम्ही आमच्या जातीची एकत्रच बसतो खरंही असू शकतो सगळीकडेच खरं असेल असं नाही पण खरं असू शकत काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पनच्या वर्षामध्ये मृत्यूच्या आधीच्या काही काळ दीक्षा घेण्याच्या दरम्यान त्याच्या आधीच्या काळामध्ये असं म्हटलं होतं की शेवटी आमची गावं वेगळीच केलेली बरी तर हे ज्या लोकांनी ऐकलेलं लो होतं मुंबईच्या सभांच्या मध्ये किंवा इतर राज्य सभांच्या काही लोकांनी कोयना धरणातून उठले तर त्यांनी विशेषतः बौद्ध झालेल्या लोकांनी आपापली नवीन वेगळीच गावं तयार केली केवळ बौद्ध गावं अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अगदी दोन एक पासून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशी एक चार पाच गावं मलाच माहिती आहेत माझ्या संबंधात ती कोणीची आमच्या संबंधातल्या चौघीतली गावं आहेत की जी आमचं आम्ही आता वेगळं बसतो आता त्या गावाच्या उतरणीत आम्हाला नको आमचं आमचं गाव वेगळं असे प्रयोग केलेले आहे काही ठिकाणी संपूर्ण बलुतेदार म्हटली जाणारी मंडळी आहेत त्यांनी सुद्धा असा प्रयत्न केला की नाही आम्हालाही पाटलं वगैरे आमच्या डोक्यावर नको भाव नको नको कोणीच नको आमचं आपलं बलुतेदारांचंच हे गाव असे खानापूर तालुक्यात गाव आहे नेवरी गावाजवळ बसलेलं कांचनपूर म्हणून गाव आहे ते बोलतेदार एका का, उमर कांचनगावचे बोलतेदार सगळे तिथे स्वतःचं स्वतंत्र गाव त्याला कांचनपूर नाव देऊन बसलेले अशा पद्धतीनं जरी काही गोष्टी असल्या तरी सुद्धा जातवार वस्ती हे लक्षण पृष्ठभागीय लक्षण जाती वस्तीचं हो आजही बरकरार आहे शहरात खेड्यात देशभर सगळे आहे जे लक्षण आंतरजाती विवाह हे लक्षण तर नक्कीच एकशे एक टक्के आहे याचा अनुभव अनेक खुनांच्या म्हणून आपल्याला येत आंतरजातीय लग्न केलं मुलगा खालच्या जातीतला असला की मारलाच म्हणून समजा आणि असं मारतात म्हणून समजून सुद्धा जरी आमच्या पोरांनी पुन्हा लग्न केली तरी त्यांना सुद्धा मारलेला आहे नगर जिल्ह्यात एक घटना घडली म्हणून दुसरा काही मुलगा थांबला नाही त्यांनी तसंच केलं मग त्याला पण मारलं असं घडलेलं आहे म्हणजे आता आंतरजातीय विवाहाला शिक्षा पूर्वी मधल्या काळातल्यापेक्षा शिवाय जास्त जोरदार शिक्षा जे मृत्यूदंडाची शिक्षा ती कोण कोण असतात ती मंडळी देत असतात त्यामुळं आंतरजातीय विवाहाला बंदी आहे असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही बंदी असल्याशिवाय शिक्षा होत नसते किंवा आंतरजातीय विवाह होतात याचा अर्थ बंदी नाही असा होत नाही म्हणजे बंदीला तोडून होत असतात काही होत असते पण बंदी आहे आणि बंदी असल्यामुळे शिक्षाही दिली जाते ती कोण कोर्ट मिट देत नाही आणि अशी जी शिक्षा दिली जाते त्याच्यामध्ये गुन्हेगार सापडत नाहीत गुन्हेगारांना शिक्षा होत नाहीत असं उदाहरणा पाठीमागून शेकडं उदाहरण आहे आंतरजातीय विवाहाला बंदी चालू आहे तिसरा जर मुद्दा त्यातला पाहिला की उतरंड आहे की नाही आहे तर तो मुद्दा दोन तऱ्हेने पाहत आहे उतरंड वास्तव परिस्थितीमध्ये भौतिक परिस्थितीमध्ये आहे की वैचारिक याच्यामध्ये आहे तर वैचारिक परिस्थितीमध्ये उतरंड आहेच असं म्हणण्यासारखी परिस्थिती दिसते आपल्याला सगळीकडे कारण गावागावामध्ये भागाभागामध्ये स्वतःच ब्राह्मण नसलेले जे लोक आहेत ते ब्राह्मणाला श्रेष्ठ मानतात जे पूर्वी ब्राह्मणांच्याकडून लग्न लावत नव्हते ते ज्यावेळेस श्रीमंत होतात असे बिगर ब्राह्मण लोक जे श्रीमंत होतात आणखी जरा पैसा मिळवून मोठं घर बांधतात ते कार्यालयांच्या मधून मंगल कार्यालयांच्या मधून लग्न करतात आणि तिथे पैसे भरपूर देऊन कागा भट्टाला दिले होते तसे पैसे देऊन त्याला म्हणतात की तू आमचं देव वैदिक पद्धतीने लग्न लाव तर तू काय म्हणतो ते काय त्यांना कळत नसते त्यामुळे तू म्हणाला की माझा यजमान हा शूद्र असल्यामुळे मी वैदिक पद्धतीने याचा पुराणोक्त पद्धतीने विवाह अंतरानुसार करीत आहे तरी त्याला काय कळत नसते त्याला कळते की भावनाने लग्न केलं ती फेऱ्या मारल्या सिनेमात दिसलं होतं तसंच काहीतरी केलं मी गरंदाज आहे म्हणजे ब्राह्मणाला श्रेष्ठ मानल्याशिवाय हे होऊ शकत आता प्रवास कुठे आहे तर प्रवास असा आहे जर मी म्हणलो की एक कुठं आलाच र काय काय उंढळ बोलते एवढं शिकलंय विकलंय कार्यकर्ता आहे की अशुद्ध बोलला आलास रे असं म्हटलं तर मराठी शुद्ध ही भाषा कुठून आली ती वरच्या जातींची भाषा आहे ती बोलली तर आम्ही श्रेष्ठ आहोत ती नाही बोलली तर आमचं शास्त्रीय असेल आम्ही नवा शोध लावलेला असेल पण तो त्या भाषेत मांडला माझा एक क्लासमेट होता मिरजाजी मेडिकल कॉलेज नुकतं तुम्ही घालवतो खेड्यातली पोर मार्क जास्त पाडायची पण त्यांना बोलता येत नाही वगैरे सेकंड थर्ड इयरला प्रेझेंट करावं लागत ना एक्झामिनेशन पेशंटची केल्यावर काय मी डॉक्टर आहे म्हणून विचारलं ते प्राध्यापक आता चला एस एल पाटील तुम्ही हा केस प्रेझेंट करा आता, ती करा ती इस इस फ्रेवर फ्रेवर आता ते तिथं इंग्लिशमध्ये प्रेझेंट करायला पाहिजे ना कारण ते सगळं शिकायचं इंग्लिशमध्ये धिस पेशंट इज हॅव्हिंग फेवर फॉर लास्ट एट डेज नापास आता यात काय चुकलं असं त्याने अगदी सरळ सांगितलं त्याला काय आजार आहे सगळी लक्षणं सांगितली योग्य निदान सांगितलं तरी हे असं बोलला म्हणून नापास असं मी अनुभवले पाहिले म्हणजे भाषेमध्ये जातीचं उच्च निजपणा आहे कुठल्या पद्धतीने लग्न लावतात त्याच्यामध्ये आहे हे जसं वैचारिक भांगड आहे अशी दुसऱ्या बाजूला असं आहे की झोपडपट्ट्यांच्या मध्ये मेजॉरिटी कोणाची आहे याचा तर जनगणना आहेच आहे माहिती आहे आणि आपण कार्यकर्ते म्हणून सगळ्यांना चांगलंच माहिती की बाबा समाजात ब्राह्मणांची संख्या जर तीन टक्के महाराष्ट्रामध्ये किंवा तीन साडेतीन टक्के आहे साठी ती आता वाढली असेल की नाही मला माहीत नाही त्यांनी काहीतरी नवीन जास्त हे करायचं ठरवलं त्यांच्यामुळे तर ती जरी धरली तरी धारावीन माटुंग्याच्या झोपडपट्टीमध्ये साडेतीन टक्के का होईना ब्राह्मण मिळायला पाहिजे मिळतात का तर मिळत नाही मराठी मिळायला तीस टक्के मिळत नाही धनगर मिळायला पाहिजे समजा अठरा एकोणीस टक्के मिळत कोण मिळतं तिथे असं आपण वास्तवातले राहण्याच्या जागा नंतर कारण कॉन्ट्रॅक्ट मजूर आहेत का कसले संघटित मजूर आहेत का परमनंट कामगार म्हणून आहेत असं जर पाहिलं तर अनऑर्गनाईज सेक्टर सगळा आहे जो मला वाटतं आता तो नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असेल ना संख्या अनऑर्गनाईज लेबरची तुम्ही इथं मुंबईला जास्त आता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणून मग आता उरलेले सगळे आहेत ते कोण आहे असं जरी बघितलं तरी उतरंडीनुसार तसंच आहे त्यामुळं ही जी उतरंड आहे उतरंड ही जी सुपरफिशियल लक्षण आहे ते गेले का तर गेलेलं नाही असं वरवर पाहता ही लक्षणं सुपरफिशियल लक्षणं सांगितली गेली ती गेली का गेलेली नाही त्याच्या पुढे आपण बघितलं तर जात पंचायती जिवंत नाहीत असं म्हणायला काय आता काही पावच राहिलेलं नाही कारण आता काय काय लढा चालू येते जात पंचायतीनं त्या विरुद्ध लढा करण्याचीच पाळी आता वेगवेगळ्या ठिकाणी आहे की जात पंचायतीच्या न पंचा विचारता पुणे लग्न केलं जात पंचायतीला न विचारता अमुक निर्णय घेतला जात पंचायत ही ऑल पॉवरफुल की राहिली पाहिजे नाही तर मारामारे आहेत आहे तमुक आहे तुम्ही फार राजस्थानला जा नाही तर आता महाराष्ट्रामध्ये नव्हतं वाटत होतं महाराष्ट्रामध्ये म्हणा मी दिसत नव्हतं ते दिसायला लागले जास्त स्पष्टपणे नंतर अस्पृश्यता महाराष्ट्र हे फार पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांची भूमी महात्मा मा, फुलेची भूमी असं सगळं आहे इथं अस्पृश्यता पण कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यात सगळ्यात जास्त अस्पृश्यता कुठे असेल तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोकण बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ कोकण आहे ते त्या दोघांचा काही दोष नाही मी सांगतोय आपल्याला प्रिगरेटिव्ह त्या कोकणामध्ये आता उघडपणे म्हणजे काय निर्लज्ज उघडपणे ही अस्पृश्यता पाळली जाते एक गाव एक पाळणं कुठे कमीत कमी असेल तर कोकणामध्ये परिस्थिती म्हणजे माझे पूर्वस्तीकडनं झाले इथे सुद्धा कोकणच जास्त लोक असणार कोकणातून महाराष्ट्रातले जे असते कोकणातून आलेले जास्त असतात मुंबईला कायम राहणार तेव्हा तिथेही काही बदल झालेला नाही लक्षणं जी सुपरविशियल लक्षणं पृष्ठभागीय लक्षणं म्हणून सुद्धा लक्षणं कायम आहेत असं आपल्याला दिसत किंवा दुसऱ्या जातीत जाता येत नाही आता तर उरट काय झालंय की राखीव जागांच्या मुळे दुसऱ्या जातीत जाऊ पाहतात ते जाऊ देत नाही म्हणून संघर्ष आहे म्हणजे आम्ही आदिवासी आहोत तुम्ही आदिवासी नाही आहे कसं नाही म्हणतो आहे मिळालं पाहिजे धनगर समाज संघर्षमध्ये उभार आहे मग ते पुन्हा दुसरे नागपूरला गोळीबार झाला जाते काय गुवारी संघर्ष झाला या जातीतून त्या जातीत जाता येत नाही हे अगदी या घटनेप्रमाणे सगळे नागरिक समान आहेत असं असताना सुद्धा जे राखीव जागा यातून पुढे येण्यासाठी अन्यायाच्या मधून बाहेर येण्यासाठी मदतकारक गोष्ट ठरावी आणि पुन्हा इक्वेलिटीला स्वातंत्र्याला मदतकारक असं ठराव म्हणून जे आलं त्यातून सुद्धा जाती व्यवस्था जास्त घट्ट होण्याचा प्रकार होतो आहे आणि जाती व्यवस्थेचं घट्ट होण्याचा प्रकार निवडणुकातून होताना दिसतो आपल्याला हे प्रत्येकादा लिडर्स काय करताय की मी अमक्या जातीचा लिडर आहे एवढं माझी व्होट बँक आहे आता बोल पुढे काय हे सगळं आपल्याला माहिती असली गोष्ट यात काही हे वरवरचं पृष्ठभागी असल्यामुळे काय प्रश्न नाही ही जाती आहे का हे म्हणजे जाती आहे का हे असेल तर आपल्याला हॉसॉस सगळ्या मारामारे सगळे काही नष्ट होणार नाही निष्कर्षाला येऊ शकतो पण आपण काय ह्याच्यावर सत्य शोधनाची ही काय पहिली स्टेप पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर आपल्याला पुढे असं दिसत्याची जाती व्यवस्था सध्या परिस्थितीतली जाती व्यवस्था या जाती जी उतरंड होती तिचा नियम काय असं आपण शोधू केलो तर काय दिसत आपल्याला तर आपल्याला असं दिसत आता आपण प्रश्नभागाच्या खाली झालं तर आपल्याला असं दिसत की सगळ्यात काम, सगळ्यात कष्टाचं काम सगळ्यात जास्त अमृत ज्ञानाचा कमी वापर असलेलं काम म्हणजे सगळ्यात तळशी जात हा अतिव्यवस्थेचा एक महत्तम नियम आहे गती नियम आहे म्हणजे कसं तर ज्यांना सफाईचं किंवा ढोरं ओढण्याचं किंवा वाघ उजवून त्या दोऱ्या बनवण्यासाठी वाघ उजवा त्याचा घाण्या डवास येतो वगैरे वगैरे म्हणून ते मान समाजाचे काम करायचं होईल अशी जी सांभारांची काम आहेत ढोर समाजाची काम आहेत की जे नाक धरून काम करण्याची काम आहेत आणि ती फार घाणेरी कामं आहेत जे ही सगळ्यात घाण काम आहेत म्हणजे सगळ्यात तळच्या जाती आणि त्या अस्पृश्य असल्या पाहिजे त्या तळच्याच असू शकतात आणि त्यांना अमृत ज्ञानाचा संबंध नाही त्याची कामं करण्यासाठी अमृत ज्ञानाचा संबंध येतच नाही व्यवहार ज्ञानाचा संबंध येतो अनुभव ज्ञानाचा संबंध येतो ज्ञानाशी त्यांचा संबंध कामाचा येत नाही अशा तऱ्हेची ही कामं आहेत ही सगळ्यात तळची जात ठरते त्याच्या पलीकडे आपण गेलो तर आपल्याला असं दिसतं की घाणपणा कमी झालेला आहे याआधी नागपिक काही धराव लागत पण मातीत हात घालावला मातीत हात घालणं सुद्धा घाणच आहे कारण माती जे चिखला ना हात भरतात कपडे भरतात घाणे उरतात घाणकाम आहे हे मातीत आणि कष्ट तिथे अमृत ज्ञानाचा प्रश्न म्हणजे कमी घाणकाम परंतु कष्टाच काम इथं पुन्हा अमृत ज्ञानाचा संबंध नाही हे त्याला गेलं आणि त्याच्यापेक्षा वर कोणती जाते जाते म्हण की अजिबात कष्ट शारीरिक कष्ट ज्याला म्हणतात शारीरिक कष्ट अजिबात नाही घाण तर कामाच्या बाबतीमध्ये घाण नावाची गोष्ट नाही आणि संपूर्ण काम हे अमूर्त ज्ञानाच्या आधारावर चालत आहे ही सगळ्यात वर्षी जात मग तुम्ही कुठल्याही एरामध्ये जाऊ जाती व्यवस्थेच्या उगमापासून व्यवस्थेच्या म्हणतोय मी जातींच्या उगमापासून म्हणत नाही तर तिच्या उगमापासून आजपर्यंत तुम्ही बघितलं तर हा नियम लागला पाहिजे तर तो गतीनियम आहे असं म्हणता येत आणि व्यवस्था काय व्यवस्था म्हणजे काय शेवटी की स्वतःला जी स्वयं निर्मितीची गती असते तिला पुन्हा स्वतःला निर्माण करते पुन्हा स्वतःला निर्माण करते जोपर्यंत तिचे गतीनियम मुळातले जे आहेत ते तोडत नाही कोणी समाज स्वतः तोडत नाही तोपर्यंत ती स्वतःला पुनर्निर्मित करीत जाते ती व्यवस्था आहे आता त्या दृष्टीनं जातीव्यवस्थेच्या गतीनियमातला हा पहिला नियम आहे की अशा पद्धतीनं त्याची उत्तरंड ठरते हा नियम दुसरा गतीनियम जाती व्यवस्थेचा असा आहे की कधी जे निसर्गात मिळतं त्याच्यावर आपण जर प्रक्रिया करणसाचं वैशिष्ट्य काय म्हणजे माणूस आहे इतर पाण्यापासून स्वतःला माणसानं वेगळं आणि इतरांनाही वाटलं की हे वेगळं आहे कोणतं त्याचं काय त्याचं कशामुळे असं झालं ते आहे ते आहे तो निसर्ग तसा तसा न स्वीकारता आणि तसाच तसा न वापरता त्या निसर्गावर प्रक्रिया करून स्वतःचं नव विश्व उभा करणं हे माणसाचं माणूस पण आहे म्हणजे मातीमध्ये काय असेल तर मातीतले काय गोष्टी खाणे कॅल्शियमसाठी कॅल्शियमची माती खाणे कॅल्शियम रिप्लेसिंग झाली तर ते वेगवेगळे प्राणी सुद्धा करतात म्हणजे इंट्युशन न करतात तसं नाही करायचं तर ते माती मडकं बनवू शकायला पाहिजे मातीची खेळणी बनवू शकायला पाहिजे स्वतःचं जल निर्माण झालं मातीचं रुपांतर खेळण्यांच्यामध्ये झालं मातीचं रुपांतर मडक्यांच्यामध्ये झालं घागरीमध्ये झालं वगैरे वगैरे असं प्रत्येक गोष्टीचं लाकडाचं अमक्याचं जंगलाचं असं सगळं हे जे करण आहे हे मनुष्यत्वाच मनुष्यत्व प्राप्त होण्याच ऐतिहासिक जातीशी संबंध याचा कुठं येतो तर जोपर्यंत हे निर्माण करणं आहे ती मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं करतो माणसं सगळी स्वतःच्या इच्छेनं करतो त्यावेळेला तिथे मी जादा निर्माण केलं का कमी निर्माण केलं हा प्रश्न नसतो माझी एन्जॉयमेंट कुठली माझं श्रम कुठलास वेगळं काही करताच येत नाही म्हणजे मी हे खेळतोय की मी नवीन काहीतरी निर्माण करायचा का म्हणून करतोय की मी त्या विजनाचा शोध लावण्यासाठी करतोय या तिन्ही गोष्टी वेगळ्या कारता येत नाही त्याच्या त्यामुळे मी आम्हाला जे आवश्यक होतं तेवढंच निर्माण केलं का त्याविषयी जास्त निर्माण केलं याला काही महत्वच नव्हतं ते महत्व कधी आलं की ज्या वेळेला हे स्वतःला जिवंत राहणं आणि तेवढं जिवंत राहून पुन्हा त्या तऱ्हेचं काम करणं एवढ्यासाठी जे लागतं त्याच्या कोणीतरी काढून घेण्याची व्यवस्था निर्माण झाली त्यावेळेला प्रश्न असा आला की मला किती लागतं आणि त्यावड्यात मी पुन्हा कालच्यासारखा होतो एवढ्यासाठी किती लागत आणि मी निर्माण केलेलं उरत किती हा प्रश्न त्यावेळेला निर्माण झाला तर तशा अर्थाने आज जर बघितलं तर जाती हो लक्षण काय गतीनियम काय दुसरा तर हे जे स्वतः उद्या तेच काम करणार आहे तीच डोरं ओढणार आहे तिथंच लाकडं फोडणार आहे तेच काहीतरी जनावर सोडणार आहे आणि त्याच कातडी वाळत घालणार आहे वगैरे काय असेल ते उद्या शेतात पेरणार आहे त्याला पुन्हा भांगरण करणार आहे वगैरे हे काम करणार आहे मी पण हे केल्यानंतर त्यातून मला जेवढं जिवंत राहायला लागतं पुन्हा तेच काम करण्यासाठी त्याच्यापेक्षा शिल्लक उरलेलं ते काढून घेतलं जातं ते वर्कड असं म्हटलं गेलं कारण मला पुढचं मिळण्याचा अधिकार राहिला नाही म्हणून ते इतर व्यवस्थांच्या मध्ये ज्याला वर्गव्यवस्था म्हणून त्या वर्ग व्यवस्थांच्या मध्ये गतीने पाहिला तर ह्या वर्गाकडून दुसरा वर्ग ते डायरेक्ट त्या वर्गाकडे जातो बायनरी सिस्टीम म्हणून शोषणाची बायनरी सिस्टीम हे दोनच त्याला टोक आहेत इथं तसं नाही म्हणजे सगळ्यात तळच्या जाती आता उतरंडीचं आपण पाहिलं त्या सगळ्यात तळच्या जाती जे वरकर कडून वर्कर काढलं काढून घेतलं जाईल ते डायरेक्ट सगळ्यात वरच्या जातीपर्यंत जात नाहीये बाबासाहेब आंबेडकर ज्याला ग्रेडेड इन इक्वेलिटी हा जनरल एक टर्मिनॉलॉजी झाला पण तुम्ही जर जास्त त्याच्या जा खोलात गेला तर हा गती नेम निघतो की हे वरकड आधी जातं ते बरुतेदारांच्याकडे जातं शेतकऱ्यांच्याकडे जात शेतकरी जातींच्याकडे त्याच्यातला बहुतांश हिस्सा हा त्यांच्याकडे न जाता हा त्यांना जेवढं जिवंत राहायला लागतं तेवढं त्यांच्याकडे पुन्हा वर जातो आणि तिथून वर सगळ्यात वरच्या जातीकडे जातो जे मेजर सरप्लस आहे म्हणजे आपण जरी हिशेब जरी केले तर खळ्यावर आहे धान आलेलं आहे धान्य मळलेलं आहे आणि आता दसरा आता जवळ समजा आलेला आहे अशा वेळेला बलूचेदार सर्व प्रकारचे खळ्यावर येतात पण खळ्यावर येत असताना तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला ज्या जमीनदाराचं माझ्याकडं शेत आहे त्याचं काढून शिवाय, याच्यावर बोलता सुद्धा येतो म्हणजे मूग किती झाले म्हणजे मी बोमिन शेतमुचा मुलगा मुलग्याचा मुलगा आहे मुल शेतमु आणि मी स्वतः अनुभवलेलं म्हणा की कुळ म्हणून आमच्या शेती होती तर मूग एवढे चालेल ते अर्धे पहिले तिकडे टाकायचे आणि मग उरलेल्या अर्ध्याचं काय करते बघतो ते अर्धे म्हणजे लढून मिळालेलं होतं अर्धे म्हणजे ते नव्हतं पूर्वी फुलांच्या काळापासून जे संघर्ष झाला त्यातून ते हिस्सा वाढलेला होता <laughs> तर आता हा जो आहे तो उरला एवढा तो तिथं घेऊन असे उभे राहिलेले आहेत ना आम्ही बाकी सगळे त्याला किती मिळणार आहे असं उभं राहिलेलं ले काय मिळतं तर आता एवढं मार्ग झालंय यंदा कमी आहे दुसऱ्या पाऊस कमी पडलाय वगैरे वगैरे त्यातलं एवढं प्रत्येकाचं तुला मिळालं तर बेरीज एवढी होईल असं म्हणून जे मिळतं ते म्हणजे जगण्यापुरतंच मिळू शकतं कारण ते त्यांच्याकडून जणू काय देणगी मिळाली अशा तऱ्हेने घेतलेला असते पण त्याला अवजार पुरवलेली असतात त्यांना दोऱ्या पुरवलेल्या असतात त्यांना भांडी पुरवलेली असतात त्या श्रमाचा मोबदला वगैरे काही नाय तो मोबदला न देता त्याला पुन्हा पुढच्या वर्षी त्याला ते सगळं काम करून आम्हाला पुरवत आलं पाहिजे एवढंच त्याला त्या खळ्यावर दिलं जातं आणि खळ्यावरच घेऊन तो जातो आणि जपतो कसा जातो तो किंवा ती ज्या सगळ्या स्त्रिया पुरुष येतात आणि तिथून पुन्हा वरचा जो हिस्सा आहे तो शेतकऱ्याकडून डायरेक्ट गेलेला ह्यांच्या मार्फतीनं पुन्हा तिथून वर गेलेला जो आहे शासनाला गेलेला तो मिळून हा गेलेला आहे तो शासनाकडे गेलेला आहे मग तो राजा कुठला असेल कुठल्या नागवंशाचा असेल नाही तर कुठल्याही वंशाचा असू दे तो राजाच होता शोषकांचा हेड होता ना वंशाचा असेल कुठल्याही धर्माचा असेल नाहीतर बुद्ध धर्म स्वीकारलेला अशोक असेल तो राजा होता आणि त्या शासनाला कुंभीन शेतकऱ्यांच्याकडून तुम्ही म्हणालात तसे दहा इशांच्या पैकी आठ ईश्य जात होतो अशोकाच्या शासनाला सुद्धा जाच होतो हे राजा म्हणजे राजा आपला धर्माचा म्हणून तुम् काही तो राजा नव्हता शोषणाचा हेड नव्हता असं काही म्हणता पण अशा पद्धतीनं की पंपिंग अप ऑफ द सर्वराचं वर कम करायचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी मोटारी ज्या नव्हत्या त्यावेळेला कसं करायचं ते उदाहरण त्याला लागू पडू शकतं की खाली नदीमध्ये एक विहीर काढायची नदीच्या काठाला तिथून काठ असा खणायचा आडवा आणि तिथे एक विहीर काढायची तिथं काय पाणी लागत नाही कारण पाणी खाली असत हे पाणी विहिरीनं मोठ लावून बैलाची मोठ लावून उचलून या विहिरीत टाकायचे त्या विहिरीतला वर मोठ लावायचे आणखीन वरच्या पातळीवर आणि ते पाणी उचलून वरच्या टप्प्यावर वरच्या टप्प्यावर असं खरं पाणी जातं कुठे शेवटी तर वरच्या शेताला पाणी जातं वरचे शेत असेल तिथं पाणी जातं पहिल्या विहिरीत काही पाणी arkine ते राहिले तेवढ्या काळामध्ये मुरणावढंच तिथं गेलं दुसऱ्या विहिरीमध्ये काही पाणी मुरणास तेवढंच तिथं गेलं खरं पाणी गेलं कुठं मर गेलं हे शासन आणि ब्राह्मणांच्याकडे हे जाती व्यवस्थेचं असं पंप होत वरकड वरवर नेणे हे भांडोळशाहीचं नाही हे जाती व्यवस्थेचं लक्ष वर्गव्यवस्थेचं लक्षण हा गतीनियम हा जाती व्यवस्थेचा गतीनियम आहे तो हा एक आज शिल्लक की आपल्याला तपास हो लागेल आणि मग पुढे आपण गेलो तर आपल्याला असं दिसतं आणखीन गतीनियम काय जो बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की श्रमिक त्यांची विभागणी म्हणजे काहीही तुम्ही झालं काही म्हणाला तरी सुद्धा सुतार लोहार कुंभार वगैरे स्पृश्य बहुतांश स्पृश्य अस्पृश्य होते परंतु ते स्वतःला काही हिस्सा का होईना धोर चांभार माह या जातीने तयार केलेल्या वरकडाचा जात होता की नव्हता खरोखर तर जात होता असंच म्हणावं लागेल म्हणजे त्यांच्या शोषणामध्ये एवढा कवाना हिस्सा त्यांचा आहे त्याच्या पलीकडे आपण गेलो शोषणाच्या मध्ये सगळं वर जात असेल शेतकऱ्याकडून घेऊन परंतु त्यांचा शोषणातला काही हिस्सा या कुळ असलेल्या स्वतःला जमीन नसलेल्या शेतकऱ्याकडे राहत होता की नव्हता तर राहत होताच कारण त्यांच्यापेक्षा बऱ्या परिस्थितीत ते राहत होते ते आकडेवारी आहे सगळ्या म्हणजे तिथंही काही त्या विहिरी आहे तिथंही काही पाणी राहत मेजर पाणी शासन सत्ता आणि ब्राह्मणांच्याकडे जात होतं मग तिथं एकजूट होणार कशी डिव्हिजन लेबरर्स हे त्यामुळे येते रिझॉन्टल पातळीवरचं डिव्हिजन ऑफ लेबरर्स वेगळं स्किल्ड अनस्किल्ड वगैरे हे वेगळं पण हे बंदिस्त जातींच्या मधल्या उच्च निश्चितेमध्ये वैचारिक आणि धार्मिक नियमांच्या सकत असलेल्या उच्च निश्चितेमध्ये जे शोषणाची जे साखळी आहे याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबरर्स ही जास्त सांगायला अवघड आहे ही डिव्हिजन ऑफ लेबरर्स वेगळी आहे थोडं काविना त्याचं शोषण त्या जातीचं करताय प्रत्येक वर्षी शोषित जात शोषित जात सुद्धा त्याच्या खालच्या शोषित जातीचं थोडं काविना शोषण करते ही जातीवृष्टीची रियालिटी आहे आणि ही समजून घेऊन मुख्य तिथे आपण सगळे मिळून एक होणार आहोत की नाही हे समजणं हे समजावून घेणं हे कामगार वर्गाच्या पद्धतीने एकत्र येण्याच्या जेवढं सोपाय अगदी इकॉनॉमिक एक डिमांडसाठी एकत्र एक येणं जेवढं सोपं आहे तेवढं इथं सोपं नाही शारा आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये श्रमिक संघटना बांधली जोपर्यंत आम्ही आदिवासी एरियात होतो काय नाही एकदम दुसरे सालेन नालायक असं म्हणायचं पुन्हा तिथे आलं ते म्हणजे जात म्हणून म्हणत नव्हते कारण यांच्या जमिनी इंग्रजांनी तिकडून शेतकरी पटेलना आणून त्यांना दिलेल्या होत्या कारण हे शेतीतून कापूसच पिकवत नव्हते कशाला पाहिजे आम्हाला कापूस व्यवस्थित धुळ्या इकडच्या वर्गाला यायला लागलो तसं जाती भाग यायला तिथे कुणबी आले ते लोहार आले सुतार आले चांभार आले अमके आले तमके आले दलित आले तिथं मग जाती वेगळ्या थरात असलेल्या शेतमजुरांच्या एकजुटीचा आणि ही जी त्याला मध्ये जातीचा हा कड्डा आणखीन पार करून ही एकजूट मजूर ज्या जा जाती जातीचा त्याच जातीचा जर जा मालक असेल तर येणारे प्रश्न हे जातीच्या या डिव्हिजन ऑफ लेबरला ओव्हरकम केल्याशिवाय खरं म्हणजे कामगार वर्गामध्ये सुद्धा हे केल्याशिवाय तिथून गेट वरून गेला कामगार वस्तीमध्ये गेला तो त्या जातीचाच बन त्याला पर्यायच नाही बनला असतो तिथे जाऊन जात हे खेड्यामध्ये जास्त खुलं जाऊन दिसतं हे थोडक्यात काही डिव्हिजन ऑफ लेबरर्स हे गतीनियम आहे ही व्यवस्था टिकण्याचा गतीनियम आहे जाती व्यवस्था आहे म्हणण्याचा जातीच्या आधारावरच डिव्हिजन ऑफ लेबरर्स त्यानंतर आणखी गतीनियम काय आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण दे आता थोडस कटशॉर्ट करण्याच्या पद्धतीनं गेलो असं म्हणू आपण की बाबा हे जे तुम्ही म्हणताय की वर्कड इकडून तिकडं तिकडून तिकडं गेलो ते जुन्या जाती व्यवस्थित वर्णन आम्हाला समजलं बरुतेची कामं करत होती त्यावेळेच समजलं जातीनं ठरवून दिलेली कामं जाती करत होत्या त्यावेळेच समजलं आता काय आता बलुतीदारी जगणारी टक्केवारी किती जाती जरी शिल्लक असल्या माझ्याशी आपण लक्षणं उर्वरची बघितली त्यामध्ये तरी बलुतीदारी हे जे लक्षण आहे त्याच्यावर जगतोय आम्ही अशा जाती किती जो शून्य हो आधार आहे आमचा मुख्य असं नाही मुख्य आधार तो नाही मुख्य आधार कोणता आहे तर ही जी भांडवशिया इकडे वाढलेली आहे यामध्ये सफाई कामगार असेल कॉन्ट्रॅक्ट वर्कर असेल कागद पत्रा जमा करणारा असेल क्रीडे कामगार असेल केमिकल वर्क फॅक्टरीतला कामगार असेल असंघटित छोट्या उद्योगातला कामगार असेल शेतमजूर असेल हा आमचा जगण्याचा मार्ग आहे हा जो मार्ग आहे इथं मग आम्हाला असा प्रश्न पडतो की ते गतीनियम लागतात का तर आपल्याला लागतात असं आपल्याला असं दिसेल की सफाई कामगार आणि कागद काजपत्रा जमा करणारे जे लोक आहेत अपवाद सोडले शंभर भूत भूत अस्पृश्य जाती जमाती सगळ्यात तळश्या समजल्या जाणाऱ्या घाण काम सगळ्यात जास्त कष्टाचं काम वगैरे आपण जे मगाशी गतीनियम पाहिला त्यातल्या तळश जातींच्या जा गतीनियम ज्यांना लागत होते त्यातल्याच जाती ही काम करतात करतात की नाही करत तुम्ही पाहिलंय कोणी काय कोणी पाहिलं नाही तुम्ही मी असं म्हणतो की सफाई कामगारांच्या मध्ये औषधाला मराठा पाहिजे असं म्हटलं की औषध मराठा नावाचं औषध काय मराठाची टाच उघाळली की जखम बरी होती म्हणून तो मराठा आणून द्या तू सफाई कामगार असला पाहिजे असा मराठा मिळेल का बामण मिळेल का इथे कोणी ब्राह्मण असतील तर त्यांनी असं म्हणू नये की मी ब्राह्मण ब्रामण म्हणून मग असून ब्राह्मण हाच मराठी शुद्ध शब्द आहे तुम्ही जर जुने सगळे शिलालेख पाहिले तर बहामण असं ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण हा शब्द मराठीमध्ये शुद्ध आहे तर कोणी वाईट वाटून घेऊ नये म्हणजे रिरोगेटरी पद्धतीने म्हणत नाही असं मला एकदम सांगायचं तसंच जर तुम्ही गाडी ढकलणाऱ्यांच्या लोकांच्याकडे गेलात म्हणजे पान बाजारात गेलात कापड बाजारात गेलात असे उझीत ढकलणे किंवा बोदीमध्ये गेलात उझीत ढकलणे गाडीवर घालून ढकलणे या दोन्ही प्रकारच्या याच्यामध्ये गेलात हे जे पोर्टर्स आहेत त्याच्यामध्ये गेलात रेल्वेचे हवाल ज्याला म्हणतात तिथं जर अगदी खडा जरी मारला तरी तो धनगराला तरी लागला पाहिजे नाही तर मराठा तरी लागला पाहिजे असं शहाण्णव कोळी त्यातले अगदी एकूण मराठी समजताला समजणाऱ्यातले तिथं असलेले हे वजी उचलणाऱ्या वगैरे जवळजवळ ऐंशी टक्के शहाण्णव तिकडे लग्नाच्या वेळेला असतात हे मी तुम्हाला सांगतो आमखास म्हणजे इथं त्या लग्नालाच तुम्ही एखाद्याच्या मग तुम्हाला कळत आहे तू तिकडे गेला की शहाण्णव कोणी म्हणून तिथं या दोन जाती जास्त प्रामुख्याने बाकीच्या असतात बाकीच्या मग बरुद्या दरांच्या माळी समाज काय असतात पण मध्यम जाती ज्याला म्हटलं ढोबळ म्हणाली म्हणून मगाच्या काटेकोर पद्धतीने नाही ज्याला आपण म्हणू की दुसरी, काम, काम, दुसरी हो। बर आ, जी आहे कमी घाणकाम त्या गतीनियमाच्या पद्धतीने बोलायचं झालं अमृत ज्ञानाची गरज तेवढी न लागणारं काम आणि शारीरिक कष्टाचं काम ही दुसरी स्टेज होती आपल्या गतीनिमांमध्ये ती बरोबर ह्या सगळ्यांची आहे आपल्याला आणि त्याच्यावर आपण गेलो तर तिथली जी बहुसंख्या आहे की जी अजिबात घाणकामा काही संबंध नाही आणि फक्त बौद्धिक काम आहे आणि अमृतज्ञानाच्या क्षेत्रातलं काम तिथे आजही बहुसंख्या जातीवरच्या असतील ठाकूर वगैरे आणि बनिया जाती असतील किंवा ब्राह्मण असतील यांच्या अगदी अगदी सच्चर समितीच्या आकडेवारी बघा मंडल कमिशनची बघा अलीकडं महमूदूर रहमानची कमिशनची आकडेवारी आलेली आहे सगळ्या आकडेवार्या आता बऱ्याचशा गवर्नमेंटच्या वेगवेगळी सरकार असताना आलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला या सगळ्या आकडेवार्या मिळतील याचा अर्थ असा आहे की तो जो गतीनेम आहे ती सगळ्यात घाण काम करणं आणि सगळ्यात कष्टाचं काम करणं आणि मूर्तज्ञानाचा काही संबंध नसलेलं काम करणं त्यामध्ये ज्या असतात त्या सगळ्यात तळश्या जाती आहेत हे सिद्ध होत आहे की आजही ते चालू आहे म्हणजे व्यवस्था म्हणून जाती व्यवस्था आजही चालू आहे मगाची जी सुपरविशियल लक्षणं ती मेजॉरिटीली आता आहेतच आपण गतीनियमातलं पाहिलं तर ते आहेच पण यामध्ये एक नवीन लक्षण तयार झालं की मी वर्ग पण आहे आणि जात तुम्ही आता असं म्हणाल की पहिल्यांदा आम्ही लोकशाही क्रांती करणार आहोत आणि त्यामुळं सरंजामशाहीचा अवशेष असल्यामुळे ही जाती व्यवस्था पहिल्यांदा नष्ट करायची मग भांडवशाहीला हात घालायचा जात नष्ट करायला गेलात की वर्गाला हात घालावाच लागेल वर्ग नष्ट करण्याचं काम जातीला हात घातल्याशिवाय होणं शकेल त्याच्यामध्ये लिंग लैंगिक शोषणाचा दोन्हीमध्ये संबंध आहे या तिन्हीला हात घातल्याशिवाय आता विषय जाती व्यवस्थेचा आहे तर तिथं हात घातल्याशिवाय हे उरलेलं दोन्ही त्याच्यामध्येच गुंतलेलं आहे त्याशिवाय हे तिन्ही एकदमच होऊ शकतं अशी आजची अवस्था आहे हे जाती व्यवस्थेच्या लक्षणातलं एक नवीन लक्षण बनलेलं आहे असं आपल्याला दिसत म्हणजे माझ्याकडून सरप्लस जे निर्माण होते वर्कड ते भांडवली नियमाने होते सरप्लस व्हॅल्यूच्या पद्धतीने होते परंतु मला जाती दुसरा गतीनेम लागतो की ती ग्रेडेड कसं व्हावं त्याची दुसरा गतीनेम तिथे लागतो मला दोन्ही गतीनेम आम्हाला लागत आहेत म्हणून ते तसं आहे एक नवीन लक्षण असं तयार होतं की इथं त्याला आधार देणारी जी वैचारिक सांस्कृतिक बाजू आहे ती बदललेली आहे की इथं आपल्याला असं दिसेल की ब्राह्मण्यवाद ज्याला म्हणता येऊ शकतो खरं म्हणजे आपण काय कुणावर अन्याय करतो असं नाही तत्कालीन जे ब्राह्मण होते त्यांनी स्वतःच्या धर्माला ब्राह्मणी धर्म म्हटलेला आम्ही नाही म्हणलं आम्हाला ते म्हणायला येतच नव्हतं हे त्यांनीच म्हणलं की आमचा धर्म कुठला तर ब्राह्मणी धर्म आहे हिंदू धर्म असं त्यांनी काही म्हटलेलं नाही त्या अलीकडे म्हणायला लागले त्याला आम्ही काय करणार हा जो धर्म आहे ब्राह्मणी धर्म त्याच्यामध्ये बदल घडलेले आहेत मोठे बदल मोठे बदल म्हणजे कसं की एका बाजूला मायकेल डॅक्सन हा अत्यंत भारी डान्सर असून त्याचा कार्यक्रम इथं ठेवण्याचा अरेंज जे करतात तेच व्हॅलेंटाईन देला ला विरोध करतात तुम्ही मुंबईच्या लोकांनी अनुभवलेली गोष्ट आहे एका बाजूला जे म्हणतात की लहानबागचा राजा तो पाहतोय तिकडच पाहत नाही गणपती म्हणजे गणपती देव किती आहेत कोणाला माहिती लालबावचा राजा पाहतो बिन लालबावचा पावत नाही ना तो गणपती वेगळाच असला पाहिजे ना गणपती एकच देव आहे का जेवढे बसतात मूर्त्या तेवढे गणपती देव आहेत हे मला अल्ली कळेच बंद झालं हे सगळं म्हणायचं गणपती मध्ये मोर्या मोर्या मोर्या मोर्या काय असेल ते म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला तिचं एकदम आधुनिक पाश्चात्य संगीताच्या तालावर आणि जे धर्मानं बहुतेक त्यांचा निषिद्ध मानलेलं आहे अशा तऱ्हेचे अंग विक्षेप आणि वगैरे वगैरे करून आणि अशा तऱ्हेच्या त्यातले जे शब्द आहेत ते, ते, ते, ते सगळे वापरून त्या तऱ्हेनं त्या गणपती पुढे डान्स करायचे त्याचं कॉम्बिनेशन हे आजचा ब्राह्मणी धर्म हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हे जातीव्यवस्था टिकवण्याशी संबंधित आहे त्याचं कारण की नाचायला सर्व हळश जातींचे शोषित जातींची सुद्धा मुलं जातात मग त्यांना एका बाजूला लिबरेटेड सेन्स पण यायला पाहिजे की मला नाचायला मिळते मला बोहो बेहोश व्हायला मिळते मला नव्या संगीतावर नाचायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला गणपती असं दोन्हीचं हो कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रभुत्व टिकवण्याच्या बाबतीमध्ये एक नवा फॉर्म्युला काढता येतो तो नवा फॉर्म्युला हल्ली फार मोठ्या प्रमाणात काढायला सुरुवात झाली वाढत्या प्रमाणात काढायला सुरुवात झाली उदाहरणार्थ आज लोकमतला अशी बातमी आहे की न्यायालयाचे न्यायाधीश न्याय नेमण्याचा अधिकार आता बहुमताला नाही तर न्यायालयातल्या न्यायाधीशांना तर वर्तमानपत्राने हेडलाईन दिलेली मी म्हटलं की बहुमत म्हणजे काय ते काय तिथं आहे मात्र हा एका अर्थानं ब्राह्मणी धर्माचं मॉर्डर्न भांडवली लोकशाहीमध्ये रूपांतरित झालेलं आणि फॅसिझमला डिफेंड करू शकणार लोकशाहीची नवी व्याख्या करणारं असं सगळं मिळून त्यालाच लोकशाही म्हणणार असं रूप आहे न्यायाधीश हे प्रमुख नाही तर नागपूरचं केंद्र प्रमुख आहे असं त्याच्या पाठिंबाचं सूत्र आहे तिथं जे निर्णय झाला त्याप्रमाणे आम्ही केलं त्याप्रमाणे तुम्ही इथे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि त्यामध्ये आम्ही बहुमत आहोत म्हणजे एकतीस लोकांच्या मतावर आम्ही बहुमतात आहोत अशा सगळ्या दोन्हीचा उपयोग कॉम्बिनेशन करायचं मांडवली लोकशाहीचे जे सगळे पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स आहेत म्हणजे जे आवश्यक आहेत कामगारांच्या लढ्याला शेतकऱ्यांच्या लढ्याला सुद्धा आवश्यक आहेत राईट्स म्हणून त्याचं आणि याचं एकत्रीकरण करायचं ब्राह्मण त्यामध्ये जास्त आपल्याला जाता येणार नाही कारण आणि ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे संबंध ग्लोबलायझेशन आहे साम्राज्यवादी ग्लोबलायझेशन नुसतं ग्लोबलायझेशनला काही अर्थ नाही असं माझं स्वतःच आहे ग्लोबलायझेशन शिवाय भांडोरेचं अस्तित्व अक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल हे सगळं लिहिलं मार्क्स नाही ते ग्लोबलायझेशनच सगळं वर्णन आहे त्यामुळे ग्लोबलायझेशन कोणतं फोर्थ फेज ऑफ इम्पलिझमचं ग्लोबला ही आताच्या इम्प्युलिस्ट ग्लोबलायझेशन यामध्ये जो एका बाजूला इकॉलॉजी इकॉलॉजिकल बॅलन्स बाजूला भांडवलाचं केंद्रीकरण भांडवलाचं जागतिकीकरण आणि ज्ञानाचं सार्वत्रीकरण या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे सगळ्याचं एकत्रीकरण आहे तसंच इथे त्या ग्लोबलायझेशनच्या पोटामध्ये ब्राह्मण्यवादाच्या आधारातून आपण फॅसिजमकडे कसं जाऊ शकतो याचा फॉर्म्युला शोधून काढण्याचा उपक्रम चालू आहे आणि म्हणून मग इतिहासामध्ये आज तुम्ही जे इतिहास रोमिनाथ थापोरांच्या आधीपासून महात्मा फुलेंच्यापासून लिहिला असेल किंवा बुद्धांच्या पासून इतिहासाचे सगळं तुम्ही मांडत असाल ते इतिहास आता तसा नाही तो अशास्त्रीय त्याच करा आता आम्ही संशोधनाने नव्या असा असा नव्या संशोधनाने आहे त्यावेळेला विमान होतं ते आम्ही अंधश्रद्धेनं म्हणत नाही कॉरी दाभोळकर आम्ही संशोधन केलेलं आहे आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे की त्यावेळेला विमान होतं त्याचे हे पुरावे ते तुम्ही फोडून काढू शकणार की नाही शकणार हा प्रत्यक्ष लढाईतला भाग मुद्दा असा आहे की त्या ज्ञानाच्या सार्वत्रिकरणाचे साधन जशी निर्माण झाली त्या आधारावर आणि जग जवळ येण्याच्या आधारावर नवीन वैज्ञानिक शोधांच्यामुळं काही शक्यता ज्या निर्माण झालेल्या आहेत ते अंतिकारिक परिवर्तनवाले त्याचा उपयोग करून घेऊ शकतात अशा शक्यता ज्या निर्माण झालेल्या त्या शक्यता सुद्धा आपल्याला उपयोगात आणता येऊ नये तर त्या कशा तऱ्हेने उपयोगात जाव्यात त्या सुद्धा माणूस विंड इनर्जी आली ना तर विंड इनर्जीवर मोनाफाली निर्माण होईल विंड एनर्जी खरं म्हणजे लोकशाही होता कामालर पुन्हा मनोपॉली आधार कशीच आहे, आहे। आणि हे होत असताना त्यामध्ये परदेशात गेलेले जे राष्ट्रभक्त भारतीय आहेत जे पुन्हा या जाती उतरंडीच्या अमृत स्थानावर अमृत ज्ञानाच्या काम करणारे आहेत आणि जिथे जुन्या गती नियमाला कायदेशीर रूप आलेलं आहे जुन्या गती नियमाला तसं इतकं कायदेशीर रूप नव्हतं की आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आपण मिळवू शकतो पूर्वीही तो धार्मिक आधारावर मिळू शकता भांडवली पद्धतीने तो मिळवू शकण्याला सुरुवात झालेली आहे एक पुन्हा जाती व्यवस्थेच्या जा उतरंडीचं नूतनीकरण ग्लोबलायझेशन जे आमच्या त्याच्यामध्ये जातीव्यवस्थेच्या उतरंडीसह इतर राबण्याचा प्रकार आहे तो आता परदेशापासून देशापर्यंत पुन्हा री रिएंट्री ऑफ तिकडे गेलेल्यांचं घर वापसी करून करण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून मग तुमची संस्कृती कुठं आहे तुम्ही म्हणाल हे फॅसिस्ट आहेत हे अमुख आहेत आता मोठी प्रश्न असा आहे जाती व्यवस्था नको काय पाहिजे मग आपण म्हणतो कि आता वैभवच्या ह्याच्यामध्ये एक असं लोकांना म्हणलं जाती व्यवस्था कुठं घालणार कालच्या पोस्टिंगवर जाती व्यवस्था कुठे जाणारच नाही आता जर सरोगा आला तरी पास झालं पण सलोखा जाती व्यवस्थेत नष्ट करण्याची चवळ असल्याशिवाय सलोखा निर्माण होईल का आणि ती डिव्हिजन ऑफ लेबर कशी ओव्हरकम करणार बाबा त्या मुलांचा हेतू चांगला आहे त्याला असं वाटतंय काय काय असे निराशा निर्माण झालेली आहे सलोखा काय विना करूया पण सलोखाच निर्माण करण्यासाठी तुम्हाला डिव्हिजन ऑफ लेबर ओव्हरकम करण्याची भांगड करावी लागेल ती जाती अंताचं ध्येय ठेवल्याशिवाय करताच येणार तुम्ही जाती अंताचं ध्येय नाही ठेवता तुम्ही म्हणाल की सलोखा निर्माण करू ही इम्पॉसिबिलिटी आहे अशक्यतेची गोष्ट आहे व्यावहारिक अशक्यता हा म्हणजे वैचारिक आणि बौद्धिकेटचा भाग नाहीये व्यवहारातच काही शक्य होणार नाहीत असा प्रश्न आहे आणि म्हणून आता पॉझिटिव्ह अल्टरनेटिव काय जाती व्यवस्था नको तर काय ब्राह्मण्यवाद नको तर काय वैदिकपणा नको काय तुम्हाला ही संस्कृती नको कोणती संस्कृती पाहिजे काही ग्रामशी कडून काय घ्या काही फुल्यांच्या कडून घ्या काही आंबेडकरी जलशयांच्या मधून घ्या काहीशोधक जलशयांच्या मधून घ्या काही बौद्धांच्या मधून घ्या हे आपल्या फार मोठी विरासत आहे जगभरशी आहे इथलीच कशाला जगभरशी आहे वेगवेगळ्या आदिवासी संस्कृतीमधून तुम्ही शिकू शकता असे एक नवीन काय तुम्ही संस्कृती म्हणू शकता जाती व्यवस्था नसेल तर काही आता माणसं म्हणतात की जाती व्यवस्था म्हणजे स्वयं संरक्षण आहे जसं की जाती आता नाहीच म्हणलं तर मग मला जर आता संकट आलं हार्ट अटॅक आला तर पक्ष लगेच येत नाही त्याला फोन करायचा संघटना म्हणून संघटनेला फोन करायचा त्याला कळेल त्यानंतर तू कोणत्या विचारेल तू गरीब असतो मग वरच्या सांगेल मग वर्गणी करायची मग येणार मग सगळी आम्ही जातीच्या जेव्हा असू सगळे जातीपाले जमा होतात गरीब जातीतलं म्हणून तुम्ही कच्छ जातीतलं काहीतरी वर्गणी वाची भांगणी करून काय नाही वाचवायचं जात झाली ना शेवटी तसं संपवायला पाहिजे अशी गोष्ट आहे तशी आज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दुषित जातींच्या दृष्टीनं जात हे स्वतःच्या संरक्षणाचं स्वतःच्या संकटाला मदत करण्याचं एक साधन आहे का हे तपासलं हे आहे असं आज तरी माणसांना अनुभवायला येतं आणि ते उपयोगात आणतात माणसं आता हे जर नसेल तर मग काय असलं पाहिजे तर शेख काका हा भारत पाटणकरचा काका होता भारत पाटणकरला चुलताच नव्हता आणि हो त्या शेख काकाचं लग्न ठरवायला जायला लागले शांतरंग गोरुडा अमुक तमुक कॉम्रेड सगळे आणि हो मी त्यांच्यावर जातो होतो बारका होतो तर मी म्हटलं की बाबा की मुसलमानांच्या घरामध्ये कसे काय आपल्या काकाना मुलगी शोधायला तोपर्यंत शेख काका असं नाव सुद्धा मला हा माणूस मुसलमान आहे का आपल्या घरात आपला काका आहे मला सारखं काका आहे शांतारा गुरुड ब्राह्मण होता मला फार मोठापर्यंत कळलं नाही काय आपण पर्याय व्यवस्था काय करणार आहोत का ही नाती आज आहेत का आपण सगळे पुरोगामी कार्यकर्ते असाल असं मी धरून चालतो आज आपल्यामध्ये सह मी एका संघटनेचे आम्ही सभासद आम्ही अमुक अमुक अशा एका विचाराचे असं आहे की आमच्यामध्ये तो दुसरा धागा असो आहे प्रेमाचा मैत्रीचा घनिष्ठतेचा काही याला झाला तरी मी आम्ही यांना वाचवणार मरून वरून वाचवणार टिणी कामगारांचा संप आणि पोलिसांचा संप एकत्र झाला अनिलच्या सफल्य चाळीमध्ये गोळीबार झाला सगळ्या स्त्रियांना आम्ही म्हणलं काय करायला जातात बायकाने जायचं आणखीन जाऊया कशा गोळ्या घालतात बघूया बायका उठल्या सगळ्या चाळीतल्या गोळ्या खाणार म्हणूनच घोषणा देत गोळ्या घालणाऱ्यांच्या दे दे समोर गेल्या आणि आई अर्धे लोक आम्ही पण त्यामध्ये होतो हे बायकांचं तिकडे गेल्यानंतर आम्ही ती सगळं उचलली प्रेम प्रेत नव्हती ती अजून झालेली आणि आम्ही त्याचे कोणीही नव्हतो तो चाळीस आणल ती तर आज तोही त्यांचा कोणीच नव्हता तो त्या चाळीतली माणसी कोण म्हणजे हे असं होणार आहे का आज आहे आज नसेल तर जाती व्यवस्था मोडताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आम्ही एका मोर्चात चाललेली आहोत आणि समोरून गोळीबार होतो तर शेजारचा माणूस मला पुढे घालून मागं पळून जाणार नाही कशावरून अशी शंका जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत आम्ही दोघं घनिष्ठ पद्धतीनं एकमेकांच्या जीवाला जीव देऊन कसे लढणार तिथं मला खात्री असली पाहिजे की माझ्या मध्ये काही येणार नाही माझ्या गावच्या बौद्धल्या लोकांनी मराठवाड्याच्या सगळ्यानंतर आम्ही सवा वगैरे काय काय करत होतो सगळ्या मुंबई पासून महाराष्ट्रात तिथं सांगितलं की बघा काय झालंय की सत्यशोधक चवळीच्या काळामध्ये एका सावकाराने जे काही जमिनी लाटल्या होत्या तिथले सगळं धान्य आता आमचंच आहे ना म्हणून ते आम्ही करून आणायचं आमच्या घराला न्यायचं म्हणून हांडणार होता आणि तिकडनं अशा आरोळ्या यायला लागल्या मालकाच्याकडनं तसं कोण पळून गेले कोणास ठाऊक लाट्या खायला न, लाता खायला आम्हीच राहतो आणि सगळी गावातली माणसं पळून गेली होती आणि गावा बाहेरची मग म्हटलं आता आता सुद्धाय की आता आपण लढा येऊन ही जी गावात नाही इकडे आली आमच्याकडे ती आमच्या बाबतीत असं करणार आहेत की नाही आधी त्यांनी माणूस गावा हे व्हॅलिड प्रश्न आहे ना हा जो प्रश्न आहे हा मांस पातळीवरचा प्रश्न आहे हा कार्यकर्त्यांच्या पातळीवरचा फक्त नाही मास पातळीवरचा प्रश्न आहे आणि म्हणून जाती लढा हा इतर लढ्यांच्या पेक्षा जो इतर लढ्यांचे म्हणजे सुद्धा हा प्रश्न आहे असं नाही खूप बिकट म्हणतो जास्त कठीण म्हणतो तेव्हा याचं कारण हे आहे मग तिथे या सगळ्याचा पर्याय देणं हे जानी जानी इतिहासामध्ये केलेलं आहे शोषितांच्या बाजूने हे माझं स्वप्न आहे हे मला नवीन पाहिजे हे असलं घड्याळ म्हणाल नको तर तसलं घड्याळ आम्ही उद्या आमचं राज्य आलं असलं घड्याळ आम्ही तयार करू आमच्या असल्या बिल्डिंग यावेळी बिल्डिंग आम्ही तयार करू पाणी वाटपाचे तसलं पाणी वाटप आम्ही करू असं काय आहे असा पर्याय आम्हाला देता आला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तसं जातीव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय आपलं ठरणार आहे की आपण मोठी चवळ जाती करू शकू मला असं वाटत की काही प्रयत्न सुरू झाले ते यशस्वी होतील नाही होतील इतिहास ठरवणार आहे पण बऱ्याच वर्षांनी काही प्रयत्न महाराष्ट्रामध्ये एक कर्मी अजेंड्यामध्ये सुरू झाले सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चवळ आणि जातीमुक्ती आंदोलन नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार झाला आणि त्यामध्ये एक चळवळ अशी करण्याच्या दृष्टीने मोहीम महाराष्ट्रावर झाली बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर विशेषतः दादासाहेब आयकवाडांच्या आणि नाना एकत्रित झालेल्या संघर्षानंतर अशी सगळी मंडळी एकत्र येऊन जाती अंताचा एकमेव हो एक सिंगल पॉइंट कार्यक्रम घेऊन एकत्र आल्याचा एक, चा एक प्रसंग चांगली घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यामध्ये आपण ती ते वाढवू शकतो त्याच्यावर आपण जी चर्चा करतो ती कारणी लागणार आहे की नाही हे ठरणार आहे त्यावरच्या काही तरुणांनी एखादा थिसीस लिहिला तो सुद्धा आम्ही वाचू आणि लोकांच्या जाईल असं मला म्हणायचं नाही पण तो थिसीस फक्त त्यांनी लिहू नये थिसीस घेऊन गावाकडे किंवा शहराच्या झोपडपट्ट्यामध्ये जाऊन अतियांताची लढाई करण्यामध्ये जर ही चर्चा परिवर्तित झाली तर या चर्चेचा सुद्धा उपयोग जास्त चांगला होईल असेल